वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग बत्तीसावा नर्मदेच्या वाळवंटात तो भयानक राक्षस राजा फुलांनी पूजा करीत असता तेथून थोड्याच अंतरावर विजयी वीरश्रेष्ठ माहिषमती नगरीचा राजा सामर्थ्यसंपन्न अर्जुन नर्मदेच्या पाण्यात स्त्रियांसह क्रीडा करीत होता त्या स्त्रियांच्या मध्यात तो अर्जुन राजा हजारो हत्तींच्या मध्ये जसा हत्ती तसा शोभत होता बाबूंचे उत्तम बळ पारखून पहावे म्हणून त्याने अनेक बाबून धरला कार्तविर्याच्या भुजाच्या बांधामुळे पूजा करणाऱ्या रा रावणाजवळ पोहचून उलट्या प्रवाहाने वाहू लागले मासेर मगर इत्यादी जलचर असलेला आणि फुलांचा आणि कुशगवतांचा पसारा असलेला नर्मदेच्या पाण्याचा तो वेग पावसाळ्यातील पुरासारखा झाला कार्तविर्याने जण पाठवलेल्या का त्या ओघाने रावणाची ती सारी पुष्पूजा वाहून नेली रावणाने अर्धवटच उलटावी तशा नर्मदेकडे तो पाहू लागला समुद्राला उधा न्यावे तसा तो पाण्याचा वेगाचा ओघ पश्चिमेकडून वे वाढत वाढत पूर्वेकडे चाललेला रावणाला दिसला ती नदी निर्दोष सुंदरीप्रमाणे निर्मळच असलेली त्याला दिसली तिच्यावर पक्षी घाबरून गेलेले नव्हते ती आपल्या पूर्वीच्याच अवस्थेत उत्तम प्रकारे असलेली दिसत होती दशाननाने न बोलता आपल्या उजव्या हाताच्या बोटाने शुक्रारणान वेग वाढवण्याचे कारण काय याचा शोध घ्या असे सुचवले रावणाच्या आज्ञेने ते दोघे भ्राते शुक आणि सारण आकाशात जाऊन पश्चिमेकडे तोंड करून पाहू लागले ते दोघे राक्षस अर्धा योजन जाऊन पाहतात तो एक पुरुष स्त्रियांसह पाण्यात क्रीडा करीत आहे असे त्यांना दिसले साल वृक्षा उंच पाणाने पाण्याने केस विस्कटलेत मदाने डोळे लाल झालेत आणि चित्त भरकटले असा कोणी शत्रुमर्दन पर्वताने आपल्या सहस्त्र पायाने पृथ्वीला अडवून धरावे तसे आपल्या सहस्त्र बाहूने नदीला अडवून धरीत आहे सहस्र तरुण सुंदरीने तो मदाने भरलेल्या हत्तीने वेढलेल्या हत्तीप्रमाणे वेढलेला आहे असे त्यांना दिसले ते विलक्षण अद्भूत दृश्य पाहून ते दोघे राक्षस शुक आणि परतून रावणाकडे आले आणि म्हणाले राक्षसेश्वरा कोणी एक प्रचंड साल वृक्षासारखा पुरुष नर्मदेला बांधाप्रमाणे अडवून स्त्रियांशी क्रीडा करीत त्याने आपल्या सहस्र नदी अडवून समुद्राच्या भरतीप्रमाणे वरचे पाण्याला भरती, वर भरती आणली आहे त्या शुकसारणाने सांगितलेला वृत्तांत ऐकून रावण अर्जुन काय असे म्हणून युद्ध पिपान निघाला राक्षस राजा रावण अर्जुनाकडे निघाला तेव्हा धुळीसह भयंकर वाहू लागला मेघाने एकदम रक्तमय वृष्टी करून गडगडाट केला महोदर महापार्श्व धूमराक्ष शुक सारण यांच्यासह रावण जेथे अर्जुन होता तेथे गेला थोड्याच वेळा तो काळ्या अर्जनासारखा असणारा बलवान राक्षस त्या नर्मदेच्या प्रचंड डोहापाशी आला तेथे राक्षस राजाने मदगंधी हत्तीसह असणाऱ्या हत्तीप्रमाणे परिवारात असलेल्या राजा अर्जुनाला पाहिले दळाने उन्मत्त झालेल्या राक्षस राजाचे डोळे क्रोधाने आरक्त झाले तो अर्जुनाच्या अमापत्याना गंभीर स्वराने म्हणाला अमापत्यानं हाय हय राजाला त्वरित जाऊन सांगा की रावण नावाचा मी युद्धाच्या इच्छेने आलो आहे रावणाचे बोलणे ऐकून अर्जुनाचे मंत्री हाती अयोध्ये घेऊन उठले आणि रावणाला म्हणाले वाहुवा रे वाहुवा रावणा युद्धाचा काळ चांगला जाणलास जो तू मद्यपान केलेल्या आणि स्त्रियांशी समागम करीत असलेल्या राजाशी लढण्याची इच्छा करीत आहेस स्त्रियांच्या डोळ्यासमोर असणाऱ्या राजाशी युद्ध करू इच्छित आहेस दशग्रीवा धीर धर ही रात्र तू राहा आणि जर तुला आत्मविश्वास राहिला तर उद्या अर्जुनाशी युद्ध कर पण युद्धाची तहानच लागून तुला त्याची घाई झाली असेल तर आम्हाला युद्धात हरवून मग अर्जुनाशी युद्ध करायला जा तेव्हा रावणाच्या आमहत्त्याने राजाच्या आमहत्त्या युद्धात ठार केले आणि त्यांना भूक लागले असल्यामुळे त्यांना त्याने खाऊन टाकले तेव्हा नर्मदा तीरावर अर्जुनाचे अनुचार आणि रावणाचे मंत्री यांचा जय ध्वनी उठला अर्जुनाचे अनुचार बाण तोमर त्रास त्रिशूल वज्र आणि कर्षण अशा आयुध्याने रावणासहित त्याच्या योद्ध्यांचे निर्धारण करीत चहूकडून धावत येऊ लागले हय हय राजाच्या योद्ध्यांचा वेग महाभयंकर होता मासे मगर जलचर असणाऱ्या समुद्राच्या घोषाप्रमाणे त्यांचा घोष होता प्रहस्त शुकर सारण हे रावणाचे अमात्य मात्र कार्तविर्याच्या सैन्याला आवेशाने आपल्या पराक्रमाने मारीच होते मंत्र्यांसह रावणाचं हे कृत्य भयभीत झालेल्या पुरुषाने क्रीडा करीत असलेल्या अर्जुनाला जाऊन सांगितले ते ऐकून भिवू नका असे स्त्रीजनाला सांगून अर्जुन अंजन हत्ती गंगेच्या पाण्यातून बाहेर पडावा तसा त्या पाण्यातून तो वर आला तो अर्जुन रुपी अग्नी क्रोधाने लाल झालेल्या त्या अर्जुनाने त्वराने आपली गदा घेतली आणि तो अंधाराकडे सूर्य धावा तसा राक्षसाकडे धावला बाहून फिरवली जाणार ती महागदा उगारून गरुडाच्या वेगानं तो अर्जुन त्यांच्यावर तुटून पडला विंध्य पर्वताने सूर्याचा मार्ग अडवावा तसा त्याचा मार्ग अडवून प्रहस्त हाती मुसळाय घेऊन विंध्याप्रमाणे न डगमगता उभा राहिला युद्ध मधाने उन्मत्त झालेल्या प्रहस्ताने ते घोर लोखंडी मुसळ मोठ्या आवेशाने फेकले त्यावेळी तो साक्षात मृत्यूप्रमाणे भासला त्या मुसळाच्या टोकाला अशोक पुष्पांच्या माळेसारखा लाल अग्नी होता तो अग्नि प्रहस्ताच्या मुसळ फेकले जाताच जा भडकल्यासारखा झाला ते धावत येणारे मुसळ कार्तविरी अर्जुनाने मोठ्या कौशल्याने चुकवरे आणि गदेच्या योगाने तो निर्भय झाला मग तो हाय हाय राजा हाती गदा घेऊन ती आपल्या पाचशे बाहून गेला त्यावेळी अतिवेगाने चालणाऱ्या ता त्या गदेने प्रहस्त खाली पडला इंद्राच्या वज्राने पर्वतच स्थिर झाला प्रहस्त पडलेला पाहून मारीच शुक सारण महोदर धुम्राक्ष हे रणांगणातून पळाले प्रहस्त मारला गेला अमाथ्य पळाले तेव्हा रावण त्वरित नृप्रेष्ठ अर्जुनाकडे धावत गेला रोम युद्ध ते दोघे जणू खबळलेले सागर हलणारे जणू दोन पर्वत तेजवयुक्त जणू सूर्य पेटलेले जणू दोन अग्नि बलाने उन्मत्त झालेले जणू दोन हत्ती मा झालेल्या गाईची इच्छा करणारे दोन सांड करणारे दोन मेघ बे उन्मत्त झालेले जणू दोन सिंह क्रुद्ध झालेले जणू काळ आणि रुद्र तसे होते राक्षस आणि अर्जुन दोघांनी गदा घेऊन एकमेकांवर एक, एक सारखे प्रहार केले पर्वताने प्रहार सहन केले तसे ते मनुष्य आणि राक्षस दोघेही एकमेकांच्या गदांचे प्रहार सहन करीत होते वीज पडली असतात जसा कडकडाट व्हावा तसे त्यांच्या गदांच्या आघाताने सर्व दिशांना मोठे नाद उमटले महागिरीवर उडका पडावी तशी दिसत होती अर्जुनाला थकवा आला नाही तसा राक्षस राजाही थकला नाही पूर्वी बळीचे आणि इंद्राचे जसे युद्ध झाले तसे त्या दोघांचे समयुद्ध चालले बैल जसे शिंगाने हत्ती जसे दातांच्या टोकानी तसे ते नरश्रेष्ठ आणि राक्षश्रेष्ठ एकमेकांना मारीत होते म क्रुद्ध अर्जुनाने ती गदा आपली सारी शक्ती लावून रावणाच्या उराच्या मध्यावर टाकली वरदानाने रक्षण मिळालेले असल्यामुळे ती गदा दुर्बळ असल्याप्रमाणे रावणाच्या उरावर ज्या वेगाने पडली त्याच वेगाने दुर्बल होऊन भूमीवर पडले पण त्या अर्जुनाच्या गदेच्या प्रहाराने रावण एक धनुष्य इतक्या अंतरावर जाऊन विवळत पडला दशग्रीव विभाग झाला पाहून अर्जुनाने गरुणाने सर्पाला उचलावे तसे चटकन उडी मारून त्याला पकडले आपल्या सहस्रबाहून जोराने दशग्रीवाला धरून बलवान राजाने बळीला नारायणाने दशग्रीव बांधा जाताच सिद्ध चारण देव छान छान असे म्हणत अर्जुनाच्या डोक्यावर पुष्प वर्षाव करू लागले हरणाला धरावे कि सिंहा ने हत्ती धरावे तसे मेघा प्रमाच करो राक्षस एकदम क्रुद्धा तो हयह धावन गेला तो राक्षस ज्यागा तुटन पड़े तो वेग उन्हांती मेघा ने समुद्र वावन जावे ता होता सोल सो थाम थाम असे म्हणत त्याने पोचत गडबडता रिपू मर्दन अर्जुनाने ती देवशत्रूंची आयुधे हाती झेलली त्याच दुर्धर श्रेष्ठ आयुधाने त्या राक्षसा मारून वायूने मेघ पळवून लावावे तसेना पळवून लावले रावणाला पकडून घेऊन आपल्या सुहांसह वर्तमान कार्तवीर अर्जुनाने राक्षसांना भिवून आपल्या नगरात प्रवेश केला त्या इंद्रा समान राजावर नागरिक जनांसह द्विजाने फुलांच्या आणि अक्षतांच्या राशींच्या राशी विखुरल्या मग त्या राजाने बळीला ताब्यात घेणाऱ्या इंद्राप्रमाणे आपल्या त्या प्रवेश केला उत्तरकांडाचा बत्तीसावा सर्ग समाप्त